वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चौऱ्याऐंशी वा गंगा नदीच्या तीराचा आश्रय करून थांबलेली ती ध्वजवाहक सेना पाहून निशादरा ज्ञाना बांधवांना म्हणाला ही एवढी सागरा सारखी मोठी सेना दिसत आहे मनाने सुद्धा विचार करताना तिचा पार लागत नाही दुर्बुद्धी होऊन भरत स्वतः तर आलेला नसेल तोच भव्य कोविदार ध्वजक रथावर दिसत आहे तो आम्हाला पाशाने बांधील किंवा आमचा वध करेल आणि मागाऊन पिट्याने राज्यातून काढून लावलेल्या दाशरशाली राजा राज इच्छा हा, पुत्र भरत ला राम हा, स्वामी आहे आणि मित्र आहे त्याच्या हिताची आपल्याला इच्छा आहे म्हणून तुम्ही सज्ज होऊन या गंगेच्या जलमय भागात राहा गंगा नदीच्या आसपास तुम्ही सर्व दास लोक ससैन्य नदीचे रक्षण करीत मांस मुळे फळे खाऊन तयार राहा पाचशे नावा आणि दहा हजार सज्ज आणि तरुण तक तयार राहू अशी त्यांनी सूचना दिली जर भरत रामावर संतुष्ट असेल तर ही रामाला अनुकूल असणारी सेना लगेच गंगा पार करू शकेल असे म्हणून नजराने म्हणून मासे आणि नाना प्रकारचे मद्य घेऊन तो निषाद राजा गुह भरताकडे निघाला त्याला येताना पाहून काळ वेळ जाणणाऱ्या प्रतापी सुतपुत्राने नम्रपणे भरता जाऊन सांगितले आपले हजारो ज्ञाती बांधव सोबत घेऊन हा कैवर्तकांचा राजा येत आहे तो वृद्ध तुझ्या भावाचा दंड कारण चांगला जाणकार आहे म्हणून काकूच्या निषाधराज गुहाने तुला भेटावे त्याला राम लक्ष्मण कुठे हे नक्की माहित असणार सुमंत्राचे हे ते हित बोलणे ऐकून भरत चटकन म्हणाला गुहाने मला भेटावे अनुज्ञा मिळाल्याने आनंदित होऊन ज्ञाती बांधवासह <coughs> नम्रपणे वाकून भरताना म्हणाला या भागात सुखाने वास्तव करण्यासारखे वनराजेने आम्हाला तुम्ही काहीच पत्ता लागू दिला नाही आमचं हे आहे ते सर्व तुमच्या पुढे मी ठेवित आहे गृह हे आपलेच आहे येथे येऊन राहा निषाध लोकांनी स्वतः मिळवलेली फळेमुळे आमच्याकडे आहे ओले सुके हलक्या प्रतीचे उत्तम वन्य वन्यपशूंचे मांसही आहे है, चांगल्या रीतीने खाऊन पिऊन तुमची सेना आजची रात्र येथे राहील त्यांच्या नाना प्रकारच्या इच्छा आम्ही पुरू उद्या तुम्ही सैन्यासह से पुढे जाल अयोध्याकांडाचा चौऱ्याऐंशी वासर्ग समाप्तो